अरण्यकांड, सर्ग त्रि घावा जाऊ रामाला दाखवून इष्ट हेतु बरोबर ओळखणारा तो गबंध त्या हेतुला पूरक असे पुन्हा बोला रामा इकडे जे पश्चिमेकडे फुललेले वृक्ष मनोरम असे दिसत ती सुरक्षित वाट जांभूळ खिरणी फणस पिंपरी टेंभुळणी पिंपळ पांगारा आंबा इतर वृक्ष धामणी नागचाफा तिळवा करंज निराशो कदंबो फुलल्या कंढेरी बिब्बा अशोक सुरेख लाल रंगाचा मंदार यासारखे वृक्ष तुला लागतील त्यावर चढून किंवा बळाने खाली पाडून त्यांची अमृतासारखी फळे खाऊन तुम्ही पुढे जरा ते फुललेल्या वृक्षांचे अरण्य ओलांडून नंदनवनाच्या तोडीचे किंवा उत्तर कुरू प्रदेशात सर्व मधुर रसाचे फळे देणारे वृक्ष असतात त्यासारखे दुसरे एक अरण्य लागले तेथे सर्वच ऋतूत फळभाराने वागलेल्या मोठमोठ्या शाखा असलेले वृक्ष पर्वत्र शोधतात मेघांच्या राशी प्रमाणे ते दाट दाटलेले आहेत त्यांच्यावर चढून किंवा सहज खाली पाडून लक्ष्मण तुला अमृतासारखी फळे काढून देईल मोठ्या मोठ्या पर्वतावरून म्हणजे या पर्वतावरून त्या पर्वतावर या वनातून त्या वनात असे फिरत तुम्ही उभय पंपा नावाच्या पुष्कर्णे पशी जाल तिच्यात गोटे नाहीत निसरडे नाही सपाट असे उतार आहेत शेवाळ नाही रामा तिच्यात वाळू असून कमळाने ते सुशोभित आहे तेथे हंस बदके कर्कोचे चक्रवा आपले आकर्षक स्वर काढीत असतात पंपेच्या पाण्यावर ते दृष्टीस पडतात ते माणसांना पाहून भिजकत नाहीत कारण आजपर्यंत त्या हत्या माहीतच नाही तुपाच्या गोळ्यासारखे ते स्थूल आहेत त्या पक्ष्यांना तुम्ही खाल पंपेच्या पाण्यात रोहित चक्रतुंड नलमीन असे मासे ते उत्तम प्रकारचे आहेत त्यांना रामा बाणाने मारून त्यांची साल पंख काढून चांगले पुष्ट आणि अनेक काटे असलेले ते माशांना लोखंडे टोकदार भाल्यावर भाजून तुझ्यावरच्या भक्तीने युक्त असलेल्या लक्ष्मण ते आणून देईल पंपेच्या फुलवाडीत ते मत्स्य तू भरपूर खा तिथले पाणी कमळाच्या सुवासाचे निर्मळ मनाला बरे वाटणारे थंड आणि आरोग्य आहे ते रुपयाप्रमाणे पर्वतांच्या विशाल गुहात झोपणारे आणि वनात फिरणारे वानर संध्याकाळच्या वेळी फिरत असताना रामा लक्ष्मण तुला दाखवेल पाण्याच्या लोभाने ते बैलाप्रमाणे डलकळ्या फोडीत तेथे ते स्थूल पिवळ्या वर्णाचे नरश्रेष्ठ तुला पंपेपाशी दिसतील सायंकाळच्या वेळी फिरताना तुला रामा फुले धारण केलेले वृक्ष दिसतील ते वृक्ष आणि ते सुंदर पाणी पाहून तुझा शोक निघून जाईल तेथे सुमनाने डवरलेले तिव्याचे आणि करंजाचे वृक्ष कमळे आणि पाण्यातल्या वेलींची नील फुले आहेत कोणीही तेथे ती फुले तोडून अंगावर धारण करीत नाही ती फुले कधी कोमजत नाहीत किंवा गळूनही पडत नाही रामा मतंग ऋषी शिष्य असलेले स्थिर बुद्धीचे ऋषी होते ते वनातून गुरु करता लागणाऱ्या सामग्रीची ओझी घेऊन येत असताना त्यांच्या अंगावरून घामाचे थेंब खालीच भूमिर पडले ते मुनीच्या या तपामुळे फुले झाले ती फुले घामाच्या बिंदूतून निर्माण झालेले असल्यामुळे कधीही नाश पावत नाही ते ऋषी आता गेले पण त्यांच्या सेवेला असणारी शबरी नावाची संन्यासिनी खूप वर्षे जगलेली आजही तेथे दिसते नित्य धर्मनिष्ठ असणार्या आणि सर्व प्राणीमंत्रांच्या नमस्काराला पात्र झालेल्या देवासारख्या तुझे दर्शन घेऊन ती स्वर्ग लोकी जाईल मग रामा पंपेच्या पश्चिमेकडच्या काठाने जात असताना तुला एक दडलेले अप्रतिम आश्रम स्थान मतंग ऋषींच्या आज्ञेमुळे त्या नंद देवारण्याप्रमाणे असलेल्या अनेक प्रकारचे पक्षी गजबजलेले आहेत तेथे तू दुःख रहित होऊन रमशील ऋषमुख पर्वत तर पंपेच्या पुढ्यातच आहे तो फुललेल्या वृक्षांनी भरलेला आहे तो चढायला फार अवघड आहे आणि शिशू त्याचे रक्षण करीत असतात तो केला. रामा या राक्षस त्याला पळवून नेतात शिशु नागांचा खेळत असताना मोठ्याने झालेला ओरडा रामा पंपेकडे एक मतंग आश्रमात राहणाऱ्यांना ऐकू येतो एकमेकांशी झुंज खेळून आणि जे सर्व सुगंधाने युक्त असते ते पिऊन परत फिरतात आणि वनात फिरण्याकरता दाट वनात शिरतात अस्वले चित्ते नीन माण्यासारखी नाजूक प्रभावणारे रु रु जातीचे हरण जे झटकन दृष्ट्या होतात त्यामुळे जिंकायला कठीण असतात या सर्वांना पाहून तुझा शोक घळून जाईल रामा त्या पर्वतात एक फार मोठी गुहा सुंदर अशी आहे ती मोठ्या शिळेने झाकलेली असते तिच्या शिरणे फारच कठीण त्या गुहेच्या पूर्वेकडच्या द्वारा एक मोठा थंड पाण्याचा तलाव आहे त्या तलावाच्या काठी पुष्कळ मुळे फळे आहेत अनेक प्रकारच्या वृक्षांची दाटी आहे तो मोठा रम्य आहे त्या गुहेत धर्मात्मा सुग्रीव वानरासह राहत असतो तो पर्वताच्या माथ्यावरही असतो कबंधाने त्या उभय राम लक्षण दिली आणि तो वीर माळ घातलेला आकाशात सूर्या सारखा आकाशात स्थिर झालेल्या त्या महाभागाला उभयता राम आणि लक्ष्मण उभे राहून जवळून तू जा असे म्हणाले आणि तो त्यांना आपल्या कार्यसिद्धी करता तू जा असे म्हणाले अत्यंत संतुष्ट झालेल्या त्या दोघांना निरोप देऊन मन मग कबंध निघून गेला कबंधने आपले पूर्वीचे रूप घेतल्याने तो कांतीयुक्त झाला त्याचा सारा देह सूर्यासारखा तेज युक्त झाला तो आकाशात गेला आणि रामाकडे पाहून त्याला बोटाने मार्ग दाखवून म्हणाला शक्य कर अरण्यकांडाचा त्र्याहत्तरावा सर्ग समाज